पुणे पूने हाट्याला रे रे रे रे है रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम पहा पहा अजून एक नवीन पार्टी अरे हो वाचून तर दाखवू काय पार्टी मध्ये अरे खरेच की सांग बघू सांग मला काय हा हा सुनाये सुनाई अरे च बर आता ऐकूनच दाखवते आमचे मुलाचे लग्न आता ठरले आहे कृपया करून स्थळे आणू नयेत नमस्कार अपने ऐकते हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 जीरो वर एक मुलाकात कार्यक्रम एक मुलाकात कार्यक्रम मदे अपन एक सीरीज शुरू के लिए पॉजिटिव थिंकिंग सकारात्मक चिंतनता तीन एपिशोड मे वो ऐकले पॉजिटिव थिंकिंग वरती आता पुढ़े ही हा सीरीज अपन चालू ठेना है विशेष गोष्टी अपन ऐकना है आजा एक मुलाकात कार्यक्रम में पॉजिटिव थिंकिंग वरती अपने विचार देना बालासाहेब गोरपड़े अपन बोलना है कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद <laughs> बाळासाहेब कसे आहेत तुम्ही खूप छान अच्छा अच्छा सकारात्मक चिंतन आपण जेव्हा विचार केला के तर नक्कीच आपल्याला त्याचा थोडासा पाठपुरावा करायला लागेल मेहनत करायला लागेल मला वाटतं मला आणि काही काही लोकांना असं मनात हीन भावना असते की ज्यांचा चेहरा खराब असतो किंवा कुठेतरी आपली कृप्ता मना, मनात असू द्या बाहेरिक असू द्या चेहऱ्यावर असू द्या हातात असू द्या काही असेल तर त्यांना थोडासा हिन बाटतो आणि त्यांना असं वाटतं वाट की आपण चांगले नसेल जे चांगले दिसतात तेच चांगले असेल असं काहीतरी मनात विचार येतात त्याच्यावरती तुमच्या सकारात्मक चिंतनवरून तुम्ही काय सांगणार खूप तुम्ही सुंदर प्रश्न विचारला कारण आज आपण बघतो की समाजामध्ये इंटर्नल ब्युटीपेक्षा लोकं बाह्य ब्युटीला जादा महत्त्व हो देत आहेत <laughs> म्हणून आपण बघतो की आज प्रत्येक ठिकाणी जर खेड्यामध्ये जरी आपण गेलो तरी ब्युटी पार्लरला आपल्याला दिसून येतात किंवा शहरामध्ये <laughs> गल्लोगल्लीला ब्युटी पार्लरला आपल्याला दिसत आहेत <laughs> म्हणजे आजकाल लोकांचं इंटरनल ब्युटीपेक्षा एक एक्सटर्नल एक एक एक जी आहे त्याच्याकडं की मी एक आकर्षक कसा दिसेल याच्याकडे लोकांचं खूप काही लक्ष आहे परंतु आपण जर बघितला समाजामध्ये किंवा इतिहास जर पडताळून बघितला तर जे काही स्मार्ट लोक झालेले आहेत ते काही फिजिकल ब्यूटी नव्हती त्यांची अब्दुल कलाम मदर तेरेसा किंवा महात्मा गांधी हे काही हिरोसारखे स्मार्ट नाही आहेत परंतु आज लोक त्यांचे फोटो घरामध्ये शाळेमध्ये लावतात याचं रिझन त्यांनी बाह्य सौंदर्याला महत्वाने दिलं त्यांनी आपलं आंतरिक सौंदर्य वाढवलं आणि आंतरिक सौंदर्य हे आपल्या गुणानं वाढतं आपल्या नैतिकतेनं वाढतं आणि गुण आणि नैतिकता त्याच्यामधून आपल्याला ज्या वेळेला चरित्राचा विकास होतो त्यावेळेला आपल्या समाजामध्ये एक सर्वांच्या हृदयामध्ये खूप छान एक आपलं स्थान बसतं म्हणून सर्वात हु. प्रथम तर ही गोष्ट आपल्या दर्शकांनी किंवा श्रोत्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आजकाल जे, आज जे बाहेरची जी दुनिया आहे आणि बाहेरच्या दुनियामध्ये आपण जे ह्या गोष्टींकडं जो खर्च करतो आहे किंवा जास्त लक्ष देतो त्यापेक्षा जर आपण आपल्या इंटरनल गुणांचं जर आपण अवलोकन केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण वृद्धी केली हु. तर निश्चित आहे की मनामध्ये कुठेतरी असं वाटतं की मी सुंदर असायला पाहिजे किंवा माझा रंग काळा आहे मी थोडी जरा गोरी असते तर बरं झालं असतं किंवा काही काही लोकांची हाईट छोटी असते तर ते ज्या वेळेला पार्टीमध्ये वगैरे असतात त्यांना वाटतं की बाबा माझी हाईट छोटी आहे मग ते वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांची ऍड असते लोक काय करतात की ते ॲड प्रभो ता प्रभाव अना पड़ता कि खर्च करता आपला टाइम वेस्ट करता नहीं। नहीं। वास्तविक सर्वानी हा विचाराएं पाइजे कि हाँ विश्वामें माला भगवान ने आहे तर एक युनिक है मैं मी एक युनिक है मजा सारा रोल को दुसरा करूच शक नहीं <laughs> हाइटना जरी छोटा व्यक्ति है तो तो अपनी कलेन समाज मधे अपनी प्रत्यक्षता दाखिल प्रसिद्ध जाए तुम्हाला जर हाँ समाज मध्य जर पुढ़ अपनी एक सकारात्मक चिंतन अपने मनाला मोटिवेट कर सुंदर है मज्यासार्के विश्व दुसर कूनी मजा पार्ट प्ले करू शकत नहीं हे ज्यादा तुम्हारा मना ज्यादा भिमत क्या वेला हि जी मनाली जी हीन भावना है हि ही हीन भावना निगुन जुमाल एक एक्जाम्पल दे कि जर आप जीवनामध्ये ही कुरुपता किंवा मनामध्ये वारंवार आपल्याला कुठेतरी घर करून बसलेले आहे तर एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा काय झालं की एक राजा त्या राजाचा शरीराचा जो दोन पार्ट एक डोळा आणि एक पाय हे पाय नसतोच म्हणजे त्याचा कुठंतरी युद्धामध्ये पाय एकदम कट झालेला असतो आणि एक डोळा गेलेला असतो एक दिवस तो आपल्या महिलामध्ये चक्कर मारतो आणि ज्या वेळेला महालामध्ये बघतो तर त्याचे जे पूर्वज आहेत त्यांचे खूप काही शूरवीरांचे फोटो लागलेले आहेत जसं आजकाल आपण बघतो पूर्ण किल्ले बघायला गेल्यानंतर पूर्ण त्यांची जी वंशावळ आहे तर त्यांचे फोटो लावलेले आहेत तर राजा असंच एक दिवस चक्कर मारत असताना महालामध्ये त्यांना विचार येतो की माझे जे पूर्वज आहे वडील आहे त्यांचे वडील आहे, त्यांचे शूरवीरांची जी गाथा आहे फोटो किती सुंदर आहेत परंतु मी एक एका डोळ्यानं आंधळा आणि एका पायानं आधु आहे तर माझी अशी सुंदर प्रतिमा कशी बनेल हा। दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये त्यानं ऐलान केलं की आपल्या राज्यामध्ये असं कोणी चित्रकार आहे का की माझी प्रतिमा एकदम सुंदर बनवू शकते जसे माझे पूर्वज आहे तशी बनवू शकते का दिसायला पाहिजे असं <laughs> बनवू शकते का तर दरबारामध्ये सर्व लोक एकदम गप्प बसले स्तब्ध झाले की आता एकतर राजा एका डोळ्यानं आंधळा या आणि एका पायानं आधूया तर आता कसं दाखवायचं परंतु त्याच्यातलं एक चित्रकार आहे त्यानं हात वरती केला त्याने हिंमत ठेवली आणि राजाला काही अवधी मागितलं ह्या अवधीमध्ये मा तुम्हाला मी एक सुंदरचं चित्र तुमच्यासमोर मी प्रेझेंट करान हु. राजा राजा तर राजाला खुशी झाली राजानं सांगितलं की तेच चित्र जर मला आणि सर्वांना जर आवडलं तर तुला खूप काही मोठा इनाम दिला जाईल कारण राजाच्या जा मनामध्ये खूप वर्षापासून एक विडंबना आत्मग्लानी जी होती की मी आधू असल्यामुळं दोन अंग एक नसल्यामुळं काम करत नाही त्याच्यामुळं एक मनामध्ये कुठंतरी एक असतं तर तसं राजाच्या मनात ते एक मनाला सतत सतत तो प्रश्न उत्पन्न होता होता हु, आणि तो दिवस आला चित्रकार चित्र घेऊन आला आल्यानंतर ज्या राजाच्या समोर ते ठेवलं राजा बघून खूप प्रसन्न झाला तर चित्रामध्ये काय दाखवलं होतं की राजा असा घोड्यावर चालला आहे शिकार करण्यासाठी हातामध्ये जसं धनुष्य बाण मध्ये तीर असतो शिकार करताना जो तीर वापरलेला असतो पूर्वी राजे महाराजे जसं वापरायचे तर मागे तीर दाखवलेलं आहे आणि हातामध्ये असा धनुष्य बाण ताणवलेला आहे आणि त्या घोड्याचा एक भाग चित्रकारनं लपवला की जो निगेटिव्ह होता की ज्या ज्या डोळ्याने दिसत नव्हता आणि जो पाय दिसत नव्हता तो राजा घोड्यावर बसलेला आहे आणि तो असा चाललेला आहे घोडा समोर येताना नाही परंतु कुठेतरी भाग दौड करताना म्हणजे असं पळत जातोय घोडा पळत चाललेला आहे आणि राजा त्याच्यावर बसून हातामध्ये त्यानं असं धरलेला आणि एक डोळा राजानं झाकलेला आहे जसं शिकार करताना आपण बघतो एक डोळा झाकलेला राहतो तो नियम धरलेला आहे तर ते चित्र बघितल्यानंतर राजाला खूप एक आनंद झाला की माझा जो अपाईज म्हणजे जो मी अधुरा पण जे माझ्या जीवनामध्ये मला जाणवतं त्या दोन्ही गोष्टी या चित्रकारानं झाकवल्या म्हणजे ही हे चित्र जर माझ्या महिलामध्ये लावलं तर येणारे जे लोक आहेत ते कोणी पण म्हणणार नाही की राजा आंधळा किंवा पाया नादू होता किंवा पाय नव्हता कोणी म्हणणार नाही कारण त्या दोन्ही गोष्टी बरोबर त्या चित्रकारांना झाकून टाकल्या <laughs> तर हे एक म्हणण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल की नकीछ, की जीवनामधली जी कुरुपता आहे किंवा जी आपली निगेटिव्हिटी आहे ही जर आपण झाकून ठेवली किंवा त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर निश्चित पॉझिटिव्हिटी आपली वाढते मेजॉरिटी लोकांचं काय होतं की इतक्या काही विशेषता आणि गुण असतानाही नकळत लोकांच्या अवगुणांकडे लवकर लक्ष जात प्रत्येकामध्ये गुण आणि विशेषता इतक्या आहेत की विशेषता खूप आहेत परंतु आपली एक दृष्टी अशी पडलेली आहे की जर आपण एखाद्याला म्हटलं की याच्यातले विशेषता सांग गुण सांग तर मनुष्य विचार करायला लागतो पण ते जर आपण म्हटलं तर याच्यात काय अवगुण आहे तर लगेच आपली पटकन सांगू आपण की याच्यामध्ये क्रोध करण्याचा संस्कार आहे याच्यामध्ये उतावळ्यापणा आहे तर ह्या गोष्टी आपण लगेच सांगू शकतो म्हणजे आपला जो ॲटिट्यूड आहे तो एक नकारात्मक बनलेला आहे आणि त्या नकारात्मकतेमुळं आपल्याला जीवनामध्ये आपल्या जीवनातल्या जीवना सकारात्मक ज्या क्रिया आहे त्यापासून आपण दूर राहतो आणि निश्चितच त्याच्यामुळं सकारात्मक चिंतन नसल्यामुळं ॲटोमॅटिक जीवनामध्ये जर प्रकाश नाही तर प्रकाशीची जागा अंधार घेणारच म्हणजे सकारात्मक चिंतन नाही तर मग तिथं उदासी येणार बसले बसल पास्ट गोष्टीज चिंतन करना हा गोषी ऑटोमैटिक जीवना मध्य मनु आप जीवनामी जी का निगेटिविटी है जी चाहे शारीरिक आसो वस्तु रूपान आसो किस्थिति गरीब आस शकते अनेक अकार परन्तु हा गोषीला जर आप जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर आपण त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला हा तो बदलला पाहिजे आणि का एक मी काय करू शकतो माझ्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मला काय केलं पाहिजे हे जर आपण आपल्या जीवनाच्या चिंतनामध्ये जर आपण वापरलं तर निश्चित आपण ह्या गोष्टीला माग करून पुढे जीवनामध्ये आपण जाऊ शकतो नक्कीच फार सुंदर एक्झाम्पल तुम्ही दिला बालासाहेब आणि अशा व्यक्त करतो आपला श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल तर एक फारच सुंदर गोष्टी म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे पण कमी आहे किंवा जे पण आपल्याला असं वाटतो की आपण फिट नाही आहे तर त्यावेळी आपल्याला कुठेतरी त्याचा मार्ग शोधून आपल्याला सामर्थ्य विचार करायला पाहिजे हे तुम्ही सांगितलं आणि त्याच्यासाठी फारच सुंदर एक राजाच्या एक्झाम्पल एक तुम्ही दिलं कुठेतरी ते गोष्टी आपण लपवू शकतो किंवा लोकांसमोर त्या वेगळ्या रूपाने प्रेझेंटेशन करू शकतो आपण हे आपल्या चित्रकाराच्या माध्यमातूनही आपण समज नक्की जीवना जी हीन भावना है तेल नहीं करू शको अपने पॉजिटिव थिंकिंग कराला पॉजिटिव थिंकिंग जेवन सतत करिटी का तुम्हारे स्ट्रेंथ का शक्ति का मत करा तुम्हें विचार करा माझं मनामध्ये विचार चांगले मी करू शकतो है ना ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिला, तर पॉझिटिव्ह थिंकिंग निश्चित तुम्हाला मदत करेल सकारात्मक विचार करण्याची पद्धत आपल्याला एक हॅबिट म्हणून करायला लागेल आपण सकारात्मक विचार करून आनंद घेऊ शकतो तर मित्रांनो आत्ता घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर परत बाळासाहेब गोरपडे यांच्याशी आपण हाच विषयावरती बोलणार आहेत आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज वन झिरो आनंदी राहा आनंद लुठा Mm hmm. Mm hmm. गीत वाटे शब्द मिळू दे हूल हूल इतके होतू दे थांब गुंत लेला श्वासहा सोडवू दे थांबना तो लझा सावरू दे थांबना थांब थांबना, थांबना। सुखाची नमस्कार सर्वांचा परत पर स्वागत है पुनेरी आवाज अपन ऐकत है एक मुलाकात कार्यक्रम मे आज से अपने खास पाने बालाब गोरपड़े आनी सकारात्मक चिंतन वीन विचार करते गप्पा करते है मटत तुम्हारा ही कुठे तरी प्रश्न आल कि मना अपने पन अॉजिटिव थिंकिंग कराएं जेपन सीरीज अपन ऐसे बरेंच एग्जाम्पल तुम्हारा दिल कही एक एक्जाम्पल तुम्हें लक्षा गया थोड़ा सा चिंतन के ना निश्चित तुम्हें थोड़ा वे पॉजिटिव थिंकिंग कराला शुरू करना आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी सकाळी उठून जरी आपण आपल्यालाच विचार दिलं की मी चांगलं आहे आणि मी चांगलं कार्य करणार आहे असंही तुम्ही दिलं आणि त्याच्यावरती तुम्ही थोडंसं चिंतन केलं आणि दिवसभरात तुम्ही आठवण केलं की मी सकाळी काय विचार केलेलं तर नक्कीच तुम्हाला तुम्ही तुम्ही तुम्ही तुम्ही ते हेल्प मिळेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग करता येईल तर आता एक अजून विचारायचं म्हणजे बाळासाहेब तुम्हाला की आपल्या जीवनामध्ये बरेच सिच्युएशन येतात ज्यामध्ये आपण फारच अडकून बसतो खूब सुंदर प्रश्न है कि प्रत्येक जीवना मध्य प्रसंग जिथलुएशन मिलत नहीं कि बाहर कस निकाच का जीवना मध्य प्रसंग की जर तिथं आपण सकारात्मक चिंतनाची जर आपल्याला बऱ्याच काळापासून जर सवय असली तर निश्चित एक कुठंतरी आपल्याला असं एक दिशा मिळते की ज्याच्यामध्ये आपण बाहेर निघू शकतो एक वेळेला एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काही कारणामुळं आग लागली oh. आणि आग लागल्यानंतर ती जी कपड्याची फॅक्टरी आहे बाकीच्या काही यंत्रणा येऊपर्यंत अग्निशामक वगैरे दल येऊ पर्यंत पूर्ण फॅक्टरीमधला जो माल आहे हा जळून खाक झाला अरे मग खाक झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की जो मालक आहे ज्यावेळेला तो मालक पोहोचला त्याची अवस्था काय झाली असं की ज्या वेळेला जीवनामध्ये अशा परिस्थिती निर्माण होतात की काही काही घरांमध्ये आपण बघतो की घरातला व्यक्ती जो कमावणारा आहे ज्याच्यावर hmm. सर्व परिवार डिपेंड आहे आणि तो ॲक्सिडेंटमध्ये चालला गेला अचानक hmm. hmm. hmm. आणि ह्या घटना अचानक होतात hmm. hmm. hmm. तर अशा वेळेला त्या घरामध्ये एक मातंड मना, किंवा एक प्रेशर मना, किंवा एक अंधकार निर्माण होतो की आता पुढं कसं पुढं काय करायचं परंतु आपण जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही ईश्वरानं कारण बऱ्याचदा लोक चांग जरी जाला तरी ईश्वरा वाइट जरी तरी ईश्वरा वास्तविक वास्तविक कर्मा हिशोबकिताबा मध्य परमेश्वर भाग घ जस तुम्हें कर्म करता तुम हिशोब देते अपने परंतु एक लोक ढोब मान्यता अवका ईश्वर कर आणि ईश्वराशिवाय पानपण पान हालत नाही म्हणजे अशी एक मान्यता त्यांच्या मनामध्ये वास्तविक आपल्या कर्माचा हिशोब किताब ह्या जन्मातला किंवा मागच्या जन्मातला आपल्या बरोबर चालतो हे आपण विसरून जातो मग प्रत्येक गोष्टी मध्ये कसं कल्याण असतं किंवा त्याच्यात सकारात्मक दृष्टिकोन कसा, कसा आपण वापरायचा तर ज्या फॅक्टरी जळून एकदम खाक होते त्यावेळेला त्यांचे जे दोस्त आहे त्या मालकाचे दोस्त एकदम काही काही मनामध्ये हळद निर्माण करतात की अरे तू जीवनामध्ये इतकी मेहनत करून एवढं उभारली होती फॅक्टरी आणि एकदम आता पुढं कसं होणार एवढे कर्मचारी तुझ्यावर लोन किंवा कितीतरी गोष्टी की कि जर तिथं सर्व खाक झालेले आहे तर त्यावेळेला असा तो एकांतमध्ये तो मालक रूममध्ये बसलेला असतो विचार करत बसतो त्यावेळेला त्याचा एक मित्र येतो आणि एक खूप जवळचा मित्र असतो तो मित्र त्याला विचारतो की तुझं काय काय याच्यामध्ये गेलं काय काय नष्ट झालं तर तो सांगतो की इतक्या इतक्या लाखोच्या वस्तू होत्या इतकं इतकं ठेवलेलं होतं एक एक थोडीशी मोजणी करून सांगतो मग तो, तो विचारतो की हे गेलं ते गेलं सर्वच गेलं मग एक प्रश्न त्याला विचारतो की तू हा विचार केला की सर्वच गेलं परंतु तू वाचला तू आहे तू जिवंत आहे ही खुशी तुला आहे का तो म्हणतो हा ही खुशी तर मला आहे की हे सर्व जरी गेलं परंतु मी आहे मग तो मित्र त्याला दिलासा देतो की सर्व जरी गेलं परंतु तू राहिला म्हणजे ह्या गोष्टींना तू पुन्हा प्राप्त करू शकतो परंतु जर तूच नसता समजा जर तू नसता आणि फॅक्टरी असती तर तुझ्यासाठी हे काही <laughs> किती एक सकारात्मक दृष्टिकोन एका वाक्यामध्ये त्या जो त्याचा जो दोस्त आहे त्यानं त्याच्या विचाराला बदलून टाकलं बदलून टाकला, टाकला आणि एक, एक मोटिवेशन एक मोटिवेशन मिळालं की अरे तू आहे म्हणजे तू पुन्हा नव्यानं उमंग उत्सानं फॅक्टरी एक काय दोन उभी करू शकतो पण जर समजा तू नसता तू जर गेला असता आणि फॅक्टरी उभी असती तर तुला त्याचा काही फायदा असतं का <laughs> तर तो विचार करतो ही गोष्ट खरी आहे आणि त्याच वेळेला तो एक नवीन उमंग आणि उत्साहानं प्लॅनिंग करून पुन्हा फॅक्टरीच निर्माण करतो <laughs> <laughs> म्हणजे तुमच्या लक्षात आला असं की सिच्युएशन किती जरी ऑपोजिट असेल बिकट असेल बिकट असली <laughs> तरी त्यावेळेला आपण आपली हिंमत आणि जो उमंग आहे तो स्वडतता काम नेहमी <laughs> कारण म्हंटलं जातं की ज्या वेळेला तुम्ही सर्व काही गमावता असं समजतं की सर्व काही तुम्ही गमावलं परंतु जर तुमचा हिमत तुमचा आत्मविश्वास हा जर तुम्ही जिवंत ठेवला तर तुम्ही सर्व काही पुन्हा प्राप्त करू शकतात म्हणून <laughs> कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास ढासलता कामाने की पुन्हा मी हे प्राप्त करू शकतो आणि दुसरं अजून एक असं एक्झाम्पल आम्हाला आठवतं की अशा बिकट परिस्थितीमध्ये आपण कसं ओर यायचं असतं तर एकदा काही मच्छ मासे मारणारे जे बांधव आहेत त्याला हो। मच्छी मार आपण म्हणतो तर एकदा असे पाच सहा जे नाव आहेत ते समुद्रामध्ये मच्छ मासे मारण्यासाठी गेले अचानक काय झालं की समुद्रामध्ये वादळ आलं आणि सर्वांना इशारा देण्यात आला इशार की बाई तुम्ही आपले आपले परत महाग या कारण वादळ भयंकर आणि तुफान येणारे याच्यामध्ये भीती आहे बुडून जाऊ शकता नहीं नहीं नहीं। परंतु हे जे मच्छीमार जे बांधो आहेत मासे मारणारे हे इतके दूर पोचले होते त्यांच्या पर्यंत मेसेज गेला नाही आणि ते पुन्हा माघारी येऊ शकत आणि त्यांचे जे परिवारवाले आहेत घरचे लोक आहेत त्यांना इतकं काही ट्रेस आणि टेंशन आलं की अरे आता हे आपल्याकून कायमचे गेलेत की काय कारण त्यांच्यावर परिवार चालत होता तर इतके ते एकदम ट्रेसमध्ये सर्व तणावामध्ये दुखी झाले दुखी झाले एकदम पावसाचं वातावरण एकदम समुद्रामध्ये इतके काही ओ ज्याला आपण म्हणतो भरती ओटी झाली समुद्राच्या लाटा एकदम विपरीत वातावरण झालं तर इकडे जे त्यांचे लोक आहेत त्यांनी समजून घेतलं की आता आपले जे परिवारवाले हे काही वाचत नाही तर रात्रीचा टाईम होता अशा वेळेला जितके काही आहेत पाच सात जणं ते विचार करायला लागले की आता नेमकं आपण भटकलं दिशा तर आपण चुकले, आता कसं करायचं तर त्यामध्ये काय होतं की एक कुठंतरी एक प्रकाशाची किरण एकजणाला दिसते आणि ती प्रकाशाची किरण म्हणजे काय असते की त्याच्यामधल्या जो एक व्यक्ती आहे त्याच्या झोपडीला आग लागते जो असतो सहा जणांमधला जो एक मच्छ्यमार असतो त्याच्या झोपडीला आग लागते किनाऱ्यावर ते किनाऱ्यावर राहत असतात तर आग लागल्यानंतर त्याच्यात ती जी ज्योत आहे त्यांना दूरवरून दिसते की आपली दिशा इकडं आहे म्हणजे त्यांना एक दिशा मिळेल की आपण ह्या दिशेला जायचं ईश्वराची कृपा म्हणा किंवा एक कुदरती त्यांचं भाग्य म्हणा त्या आगीच्या दिशेने ते बरोबर तिकडे पोहोचले आता किनाऱ्यावर आल्यानंतर प्रत्येकजण पोहोचल्यानंतर त्यांचे जे परिवारवाले आहे ते एकदम आनंदात एकदम उमंगामध्ये त्यांच्या स्वागतासाठी तयार होते तर त्याच्यामधली एक जी स्त्री आहे ज्यांची झोपडी जळाली होती ती खूप विलाप करत होती जोरजोरानं बोलत होते की आपलं काहीच नाही राहिलं आणि आपलं सर्व काही जळून गेलं तर त्यावेळेला तो जो मच्छीमार बांधव आहे तो आपल्या पत्नीला जवळ घेऊन तिला सांत्वना देतो की अरे तू वेळी आहे तू विचार कर जर आपली झोपडी जळाली नसती तर आम्हाला ही प्रकाशाची किरण दिसली नसती आणि आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो आपली झोपडी जळाली म्हणून आम्हाला प्रकाशाची किरण दिसली की कि ही दिशा इकडं आहे आपण इकडनं आलेलो आहे आपल्याला जहाजांना परत इकडे न्यायचं आहे आणि त्या आगीमुळं त्या ज्योतीमुळं आम्ही इकडे पुन्हा इथं पोहोचलो ही जर जळाली नसती तर आम्ही तिकडं संपलो असतो म्हणून तू ह्या आनंदामध्ये तुला इतक काही आनंद मिळायला पाहिजे की झोपड्या झोपडी जळाल्यामुळं की आपले आपल्याबरोबर सहा परिवार पण वाचले सर्व काही आम्ही परत आलो झोपडी <laughs> <जो प्रया laughs> एक ने आपण दोन बनवू शकतो परंतु जर आम्ही आलोच नसतो तर काय <laughs> केलं असतं म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की बघा प्रत्येक घटनेच्या मागं कुठेतरी काहीतरी कल्याण असतं त्यावेळेला आपल्याला <laughs> अंधकार वाटतो कि पुढं काय परंतु म्हंटलं जातं की ईश्वरानं जर तुम्हाला इथं पाठवलेलं आहे तर तुमचा प्रबंध पाहिला त्याच्यामुळं एखाद्या मुलाला जन्म दिला आणि ती माता जर ह्या विश्वामधून किंवा संसारामधून चालली गेली तर लोक विचार करतात कि पुढे याच काय होणार परंतु आपण बघितलेले असे कित्येक उदाहरणं आहेत की <laughs> त्याचं जीवन इतकं काही सुंदर बनतं कारण त्याला सांभाळणारा त्याला खाऊ घालणारा कोणतरी असतोच चो अनाथ आश्रमामध्ये असो कोणी ॲडॉप्ट घेतं तर त्याचं इतकं काही जीवन सुंदर बनतो की जीवनामध्ये तो काही भरपूर काही करू शकतो म्हणजे प्रत्येकानं हे समजायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये चालता चालता जरी काही अशा परिस्थिती आल्या जिथं आपल्याला अंधकार वाटतो काही काही असे पेपर असतात की जे आपल्याला माहीत नसतात मग ते मृत्यूच्या घटना असो किंवा ॲक्सिडेंट असो की ज्या अचानक होतात किंवा एक आपल्याला सत्य माहीत आहे की ज्या सत्याला कोणी टाळू शकत नाही कि मृत्यू असं सत्य आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाला ह्या जर्नीमध्ये हे शरीर सोडून दुसरे घ्यायचं आहे आणि ह्या प्रवासामध्ये प्रत्येकजण जिथपर्यंत ज्याचं ज्यानं तिकीट काढलेलं आहे तिथपर्यंत तो आपल्या बरोबर आहे जसं आपण रेल्वेच्या प्रवासामध्ये बघतो की आपल्या शिटा शेजारचा जो व्यक्ती आहे जो जिथपर्यंत त्याचं तिकीट आहे तिथपर्यंत तो बसतो आणि उठून जातो नहीं। नहीं। खाली उतारल्यानंतर ज्याचं रिझर्वेशन आहे तो येऊन बसतो तसंच आपल्याला पण आपलं जिथपर्यंत ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं रिझर्वेशन आहे आत्म्याचं ह्या शरीरामध्ये तोपर्यंत आपण याच्यात थांबणार आणि हे शरीर सोडून दिल्यानंतर आपण दुसऱ्या शरीर घेणार आणि पुढल्या प्रवासाकरता आपण पुढं चालला मग इतकी जर आपल्या जीवनाची स्पष्टता जर आपल्या समोर असली तर आपल्याला दुःख किंवा ह्या ज्या घटना आपण म्हणतो हे आपल्यापासून दूर दूर राहत मग त्याच्याकरता आपल्याला सकारात्मक चिंतन करायला पाहिजे करायला करणं खूप गरजे गरजेचं आहे एक्झाम्पल कोणतीही गोष्ट आपण इथं घेऊन आलेलो नाही किंवा ती आपल्याबरोबर चाल जाणार नाही कारण हा सृष्टीने एक नियम बनवून दिलेला आहे की तुम्ही किती जरी आरबो खरबोची संपत्ती कमवली तरी जाताना तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही हा इतिहास पण आहे की जाताना मनुष्य काहीच घेऊन जात नाही त्याच्यामुळं कधी व्यवहारामध्ये किंवा कधी खालीवर परिस्थिती होतात असं नाही की होत नाही परंतु त्याच्यामध्ये तुम्ही काही गमावलं आहे किंवा त्याच्यामुळे एक शोक करणं हा केवळ आपल्याला स्वतःला त्रास देणं सारखा आहे <laughs> त्याच्यामध्ये त्रास न देता त्या गोष्टीतून आपण सह जीवनामध्ये पुढं निघू शकतो नक्कीच फार सुंदर एक्झाम्पल दिला आणि सकारात्मक चिंतनचा किती फायदा होतो हेही तुम्ही सांगितलं आणि परिस्थितीमध्ये सकारात्मक चिंतन हे तर आहेच आपलं परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या दुसरी बाजू आपण बघितलं तर ते, ते कल्याणाचा असतो आपण त्या दुसरी बाजू न बघता जे समोर आपल्याला दिसतं त्याच्यावर विचार करतो आणि दुःखविलाप करतो आहे परंतु त्याच्या दुसरा पेलू आपण बघितलं तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आनंद मिळतो जसं आपण दोन्ही प्रसंग ऐकला एका फॅक्टरीचा मालक त्याच्या फॅक्टरी जाळल्यानंतर तो किती दुःखात होता परंतु मित्रांनी त्याला मोटिवेट केला की तू जिवंत आहे तर एक नाही दोन तीन फॅक्टरी चालू करू शकतो तर त्याला उमंग उत्साह आला आणि त्यांनी तसा काम केला त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रसंगमध्ये असं बघितलं की जिथे झोपडी चालली गेली आणि ती झोपडीची मालकीन जी होती ती रडायला लागली परंतु दुसऱ्या जे नाविक होते त्यांना त्या दिशा दिसलं तुन ते घरी आले ते तुन तेना आनंद जवा तेना हे मिला जो कड़ा तो नक्की गीता हर बात में कल्याण है तर हे अपने जीवना मध्य सतत आपुन... विचार कराला पाजे कि कल्याण का अपने जीवनामें एक नवीन विचारधारा एल आजिटिव सकारात्मक चिंतन अपन सतत कर मित्रों आज एपिसोडमे एवं परत भेटू दुसरे एपिशोडमे तोपर्य तुम्हें ऐकत रहा रेडियो पुनेरी आवाज आला साहबान खूब खूब धन्यवाद यह एपिसोडम यून दोन प्रसंग पॉजिटिव थिंकिंग वरती सकारात्मक दृष्टिकोन कसाता है तैरती अपने विचार दिला खूब खूब तन्यवाद थँक्यू थँक्यू आपण ऐकतायत रेडिओ पुनेरी आवाज 107.8 झिरो सेवन आनंदी रहा आनंद लुटा